पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण अडोतीसाव मंडलाकार परिषद हिंदुस्तानात्व व मंडलाकार परिषद्यावछी लंडनमध पुष्कळवळ्या गांधीजींशी आपल्या गाठीभीठी झाल आह असे सांगणाऱ्या एका इंग्रज वृत्तपत्रकाराने आपल्या पुस्तकात खालील प्रमाण मजकूर लिहिला वर्किंग कमिटी गांधीजींच्या विरुद्ध कट करण्यात आला आहा ही गोष्ट मुलतान बोटीवरील पुढाऱ्यांना माहीत होती योग्य संधी सापडली की गांधीजींना गचांडी देण्यात येईल हे ते जाणून होते पण गांधीजींना गचांडी मिळाली की त्यांच्या पाठोपाठ अर्धे अधिक सभासद काँग्रेसमधून बाहेर पडणारच काँग्रेसमधून असा कंपू बाहेर पडला की त्याला प्रागतिक गटात ओढून घ्यावा असा सर सप्रूवर श्री जयकर यांचा भेट होता श्री गांधी म्हणजे एक बत्थर डोक्याचा गृहस्थाय हे त्यांचे मत ते कधीही चपवून ठेवत नसत पण बत्थड डोक्या पुढाऱ्याच्या मागोमाग जाणाऱ्या लक्षावधी बत्थर डोक्यांच्या अनुयांचा कळप हाती लागणार असेल तर तसल्या पुढाऱ्याला सुद्धा आपलासा करून घे अगत्याची होऊन बसते सरसप्रू जयकर वगैरे मंडळाकार परिषदेच्या प्रतिनिधींची सत्यमते या उतरात कितपत उतरली आहेत तुला सांगता येणार नाही परंतु हिंदी राजकारणाची पुसरसुद्धा ओळख असणारा कोणताही इसम अथवा पत्रपंडित अथवा पुढारी असे मत जाहीर करील तर ती मोठ्या आश्चर्जित गोष्ट म्हटली पाहिजे वरील उतारा वाचून मी तर थक्कच झालो वरीलप्रमाणे कोणाचे मत आहे अशी साधी कुणकुन देखील यापूर्वी माझ्या ऐकव्यात नव्हती हो परंतु मी बराच वेळ तुरुंगात असल्यामुळे तसे घडणे शक्य आहे कट कोणी केला आणि कसला वल्लभभाई व मी म्हणजे अत्यंतिक मतांचे सभासद असा समज प्रचलित असल्यामुळे कटवाल्यांच्या पुढाऱ्यात आमची नावे जर खरे वाहू हो गेले तर सर्व हिंदुस्थानात वल्लभभाईपेक्षा एकनिष्ठ असा सहकारी गांधीजींना लाभलेला नाही काम करण्याच्या बाबतीत ते वाघ तरी गांधीजींवर व त्यांच्या तत्वज्ञानावर आणि धोरणावर त्यांची पूर्ण श्रद्धा आहे माझी श्रद्धा तसाच प्रकारची आहे असे म्हणता येणार नाही परंतु गांधीजींच्या अत्यंत निकट सहवासात काम करण्याचा सुयोग मला लाभला होता गांधीजींच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचे कारस्थान रसावे ही कल्पना मला अदमपणाची वाटते आणि सर्वच वर्किंग कमिटीला माझ्याप्रमाणे वाटत असाव ही कमिटी तर त्यांनीच बनवलेली होती दुसऱ्या सहकार्यांच्या विचाराने त्यांनीच वर्किंग कमिटीतील सभासदांची नावे सुचविली होती निवडणूक झाली ती केवळ उपचारापुरती त्यातील प्रमुख सभासदांनी वर्किंग कमिटीत गेली कित्येक वर्ष काम केलेले होते त्यांना वर्किंग कमिटीचे कायम सभासदच समजण्यात त्यांच्यात राजकीय मतभिन्नता होती त्यांचे दृष्टिकोन व स्वभावही भिन्न होते पण कित्येक वर्षांचे सहकार्य व संकटप्रसंगी एक दिलाची जबाबदारी शिरावर घेण्याची सवय यामुळे ते मनाने निगडीत झाले होते परस्परांमध्ये केवळ सहकार्यच होते असे नव्हे तर शरीराच्या निर्नया अवयवांप्रमाणे त्यांच्यात एक देहीपणा उत्पन्न झाला होता एक एकमेकांविरुद्ध तेथे ते कारस्ता रचण्यात येतील ही गोष्ट शक्य नव्हती सर्व कमिटींवर गांधीजींचे वर्चस्व चालत असे आणि सल्लामशलितीची वेळ आली म्हणजे गांधीजींच्या तोंडाकडेच कमिटीचे सदस्य पहा एकोणीशे नंतर तर गांधीजींचा विचार घेण्याची हरघडी जरूर बसू लागली प्रश्न असा गांधीजींना अर्धचंद्र जेवून कमिटीतील अतिरेकी सदस्यांना साधावेचे होते तरी काय त्यांची वृत्ती कमालींची सामोपचाराची असल्यामुळे आम्हाला गळ्यातील लोडण्याप्रमाणे त्यांची अडचण होत असेल असा तर्क कोणी केला असेल पण ते नसते तर सत्याग्रह कायदेवंग चळवळ वगैरे गोष्टी जन्मालाही आल्या नसत्या गांधीजी म्हणजे चळवळीचा एक अत्यावश्यक भाग अशी स्थिती झाली होती किंबहुना चळवळीचा प्राण म्हणजे गांधीजी असा प्रकार झाला होता बोलण्याचे तात्पर्य असे नाही की सबध राष्ट्रीय चळवळ गांधीजींनीच निर्माण केली ती एका मनुष्यावर अवलंबून होती असंही म्हणणे नाही तिजीमुळे फार खोलवर घुसलेली होती परंतु राष्ट्रीय चळवळीच्या ज्या विशिष्ट अंगाचे कायदेभंग हे प्रतीक समजण्यात येत होते ते अंग मात्र सर्वस्वी गांधीजींवर अवलंबून होते गांधीजींना घालवून द्यावायचे तर कायदेभंगाची चळवळ गुंडाळून ठेवून नव्या चळवळीचा पाया बांधण्यास सुरुवात कराव्याला हवी होती हे काम करणे कोणत्याही काळी अवघडच झाले असते म्हणा पण एकोणीशे साली तर त्यासंबंधी विचार करणे देखील शक्य नव्हते एकोणीशे साली काँग्रेसमधून त्यांची हकरलपट्टी करण्याचा व्यूह आमच्यापैकी काहीजण रचत आहेत अशी काही लोकांची कल्पना व्हावी याची मोठी मौज वाटते केवळ वा सौमेशा सुस्नेची जे काम वृत्त आले असते त्यासाठी व्यूह आणि कटकशाला मी कार्यनिवृत्त होतोय असे त्यांना जर कुठे म्हटले तरी वर्किंग कमिटीत व त्याचप्रमाणे सर्व देशात मोठी गडबड उडून जात असे आमच्या चळवळीशी ते इतके एकजू आहेत की त्यांनी आम्हाला सोडून जावे ही कल्पना सुद्धा सहन होत नाही गांधीजी लंडनला गेले म्हणजे इकडची सर्व जबाबदारी आमच्यावर पडणार ही कल्पना फारशी प्रिय वाटत नसल्याकारणाने त्यांना तिकडे पाठवण्याच्या बाबतीत आमची चालडकल चालली होती जबाबदारी आली की ती पडशी सरळ गांधीजींच्या खांद्यावर लादावी असाच आमचा क्रम असे वर्किंग कमिटीतील व बाहेरील काही लोकांचे व गांधीजींचे परस्पर संबंध इतक्या जिवाळ्याचे होते की त्यांना घालवून देऊन तात्कालिक लाभ करून घेण्यापेक्षा त्यांच्याशी सहकार्य करता करता अपयशी पद्धती पडले तरी हरकत नाही असे वाटाव गांधीजी बत्तर डोक्याचे आहेत की नाही त्याबद्दल निर्णय देण्याचे काम आमच्या प्रागतिक मित्रांवर सोपलेले बरे ही गोष्ट खरी की त्यांचे राजकारण पुष्कळ वेळा अधिभौतिकाच्या पलीकडची व समजण्यास कठीण असे असते पण आपली कामाची धडाडी आपली अलोटधैर्य व आपल्या अधिकार सिद्ध केलेला आहे बत्तर डोक्यातून जर अशी फायद्याची कलमे पैदा होत असतील तर अभ्यास मंडळे व निवडक लोकांच्या मदर्शी यांच्या पलीकडे ज्यांचे राजकारण पोचत नाही अशांच्या व्यवहारी राजकारणांशी तुलना करता गांधीजींचे राजकारण फिके वाटण्याचे काय कारण त्यांचे लक्षावधी सुद्धा मट्ट डोक्याचे आहेत ही गोष्ट राजकरन देखील खरीच आहे राजकारण व राज्यघटना वगैरे गोष्टींचे त्यांना ज्ञान नाही त्या बिचाऱ्यांना अन्नवस्त्र निवाऱ्याची जागा आणि धान्य पिकवण्यासाठी जमीन एवढ्याच मानवी गरजा समजतात मनुष्य स्वभावाची पारख दृढ व्यासंग असलेल्या प्रसिद्ध परराष्ट्रीय पत्रपंडितांची अनुमानी हिंदुस्थानच्या बाबतीत चुकावीत याचे मोठे आश्चर्य वाटते पौरात्य देशी सर्वस्वी भिन्न आहेत व त्यांची पारख नेहमीच्या निकषावर घासून करता येणार नाही अशी लहानपणापासून झालेली समजूत मनातून दूर करणे अशक्य झाल्यामुळे अशी चुकीचे अनुमाने ते करतात की काय की साम्राज्यमदाचे धुंदी डोळ्यांवर चढून इंग्रज लोकांची दृष्टी आणि विचारशक्ती कलुषित होत असते कोणतीही गोष्ट कितीही अविश्वसनीय असली तरी ती ते बेधडकपणे खरी मानून चालतात कारण समजूतच ही की गूढ अशा या पौरात्य देशात अशक्य म्हणून काही नाहीच उत्कृष्ट निरीक्षण शक्ती व तीव्र बुद्धिमत्ता यांची साक्ष देणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत पण मधूनमधून ते सपशेल घसरलेले दिसतात एकोणीसशे साली गांधीजी युरोपकडे निघाले तेव्हा लंडन येथील एका वृत्तपत्राच्या पॅरिसमधील एका नानावलेल्या बातमीदाराने लिहिलेला ले ले ले एक लेख माझ्या ले ले वाचनात आला होता लेख हिंदुस्थानविषयक असून त्यात एकोणीशे साली प्रिन्स ऑफ वेल्स हिंदुस्थानात आले तेव्हा येथे घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला होता महात्मा गांधी एकाएकी युवराजाला सामोरे गेलो व त्याचे पाय घट्ट धरून आमच्या दुर्दवी देशाला शांतीचा लाभ आपण करून द्या हो अशी विनंती त्यांनी युवराजाला केली असे त्या प्रसंगाचे वर्णन लेखकाने केले आहे ही विलक्षण गोष्ट आम्ही तर राहोच पण खुद्द गांधीजींनी कधी ऐकलेली नव्हती ही चूक मी लेखकाच्या निदर्शनास आणल्यावर त्याने हेत व्यक्त केला पण एका विश्वसनीय माणसाकडून हा प्रसंग मला कळला असंही त्यांनी लिहिले परंतु महात्मा गांधी अथवा काँग्रेस अथवा हिंदुस्थान यांच्याबद्दल यत्किंचितही माहिती असणाऱ्या माणसाचा जावर विश्वास बसणे सर्वस्वी अशक्य आहे त्या वर्णावर लेखकाने चौकशीचा प्रयत्न देखील न करता खुशाल विश्वास ठेवावा याची मला नवर वाटली दुर्दैवा आणि कित्येक वर्ष हिंदुस्थानात वास्तव्य करूनही पुष्कळ इंग्रजांना या देशासंबंधी काँग्रेससंबंधी अथवा गांधीजींविषयी काढीचीही माहिती असत नाही कॅन्टर वरीचे आर्च बिशप एकदम शिरले व डॉकर उभे राहून त्यांमस्काराच्याऐवजी हवे तंगणे घालण्यास प्रारंभ केला, असल्या कपोळ कल्पित थापांच्या योग्यतचीच वरील गोष्ट होय दुसऱ्या एका वृत्तपत्राने निर्यास मसाल्याची एक गोष्ट प्रसिद्ध क्लि आहा गांधीजींपाशी कोट्यवधी रुपयांचा खजिना असून तो त्यांच्या मित्रापाशी अनामत ठाला आहा तो पैसा बळकावण्यास मिळावा असं काँग्रस्त मनात असल्याकारणाने गांधीजी काँग्रस्तमधून निघून गल तर हे डबोले आपल्या हाती लागणार नाही अशी भीती काँग्रस्त वाटत असत असे लिहिले आहा या गोष्टीतला आतटपणा सहज लक्षात घ्याजोगा आहा कारण गांधीजी स्वतःपाशी गुप्त असे कोणतेच जण ठेवीत नाही व ते जे काही जमा करतात ते ते लगेच सार्वजनिक संस्थांना देऊन टाकत असतात व त्यांचा हिशेबही जाहीरित्या प्रसिद्ध होत असतो एकोणीशे एकवीस साली काँग्रेसने जे एक कोटी रुपये जमविले त्यावर ही गोष्ट आधारलेली असावी एक कोटी रुपयांचा आकडा एक रकमी सांगितला म्हणजे मोठा घसघशीत वाटतो पण सर्व वा हिंदुस्थानच्या मानाने ही रक्कम फार मोठी नाही राष्ट्रीय विश्वविद्यालय व शाळा घरगुती उद्योगधंदे व विशेषता खादी त्याचप्रमाणे हरिजन कार्य वगैरे अनेक विधायक कार्यक्रमांकडे त्या पैशाचा विनियोग करण्यात आला त्यापैकी बहुतेक पैसे विशिष्ट कार्यासाठी बाजूस करण्यात आलेले होते व ती कार्य अद्याप चालू आहे बाकीचा फंड काँग्रेसच्या संघटनात्मक व राजकीय कार्य चालू ठेवण्यासाठी स्थानिक कमिट्यांच्या हवाली करण्यात आला होता असहकारतेच्या चळवळीला व त्यानंतरच्या काही वर्षातील कार्याला त्यातून मदत झाली अत्यंत काटकसरीने राजकारणाचे काम उरकण्याची शिकवणूक आम्हाला देशाच्या दरिद्राप्रमाणेच गांधीजींपासूनही मिळालेली आहे आमचे बहुतेक काम विनावेतनच करण्यात येते वेळ वेतन दिले असतं ते पोटाला पुरेल न पुरेल इतके असते इंग्लंडमधील बेकारांना जितका भत्ता मिळतो त्याहीपेक्षा कमी पगार आमच्या कुटुंबवत्सल अशा पहिल्या प्रतीच्या सुशिक्षित कार्यकर्त्यांना आम्ही देत असतो गेल्या 15 वर्षात काँग्रेससारखी प्रचंड चळवळ जितक्या काटकसरी चालण्यात आली आहे तितक्या काटकसरीने कोणतीही राजकीय अथवा मजूर चळवळ जगाच्या पाठीवर कुठेही चालली असेल की नाही याची मला शंका आहे कायदेभंगाच्या काळात काँग्रेस संस्था बेकायदा ठरली होती तेव्हाचा काळ सोडला तर दरवर्षी आपल्याजवळील फंडाचा हिश्वि काँग्रस्त प्रसिद्ध कल्याचे आढळले काँग्रस्तिए एकम्वि प्रतिनिधी म्हणून गांधीजी मंडलाकार परिषदेला गल खूप ओहापोह होऊन शेवटी असे ठरल होते की त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा प्रतिनिधी पाठवायचा नाही अडचणीच्या वेळी आमची बिनीवरची माणसळच असावी अशी इच्छा त्या निर्णयाला काही अंशी कारणीभूत होतीच लंडनला मंडलाकार परिषद सुरू असली तरी राजकारणाचं गुरुत्व मध्य हिंदुस्थानातच येथील जशी परिस्थिती बदलेल, तरी रंग तिकड़ उमटतील असत होते परिस्थितीत बिघाड होऊ नये व आमची संघटना शाबूत राखावी अशा दृष्टीन आम्ही प्रयत्न चालू ठिकम प्रतिनिधी लंडनला पाठवण्याच खरे कारण हच एक होत अस इष्ट दिसली असतरी इतरही लोकांना आम्ही दाढ असत पण असुद्दामस्टाळल राज्यघटनेतील बारीक पापुत्रे सावकाशपणे सोडत व सोडत बसण्यासाठी आम्ही मंडळाकार परिषदेला हजर राहणार नव्हतो आमच्या दृष्टीन तपशिलाच मुळीच महत्व नव्हत ब्रिटिश सरकारशी मूलभूत बाबतीत काही समेट झाल्यानंतर त्याचा विचार करता आला असता लोकसत्ताक हिंदुस्थानच्या हाती किती सत्ता पडणार हा खरा महत्वाचा प्रश्न होता नंतरचे तपशील ठरविण्याचे व मसुदा तयार करण्याचे काम एखाद्या सॉलिसिटरने सुद्धा उरकून टाकले असते या पायाभूत प्रश्नासंबंधी काँग्रेसची बाजू अगदी सहज समजण्यासारखी होती त्यावर फारसा वादविवाद होण्याचा अवकाश नव्हता हो अशा परिस्थितीत प्रशस्त मार्ग म्हणजे एका प्रतिनिधीने व त्यातल्या आमच्या पुढाऱ्याने तेथे जाऊन आपली बाजू मांडावी आमच्या ध्याची तर्कशुद्धता व अपरिहार्यता त्यांच्या नजरेत आणून द्यावी व शक्य तर ब्रिटिश सरकारच मन आपल्या बाजूला वळवाव असे आम्हाला वाटले गोष्ट अशक्यप्राय आहे हम्ही ओळखून होतोच पण दुसरा मार्ग उरला नव्हता हो आमची धक् आमची तत्वे अथवा आम्ही स्वीकारलेला मार्ग सोडून दक्ष आम्हाला शक्यच नव्हते हो कारण त्यांचा स्वीकार आम्ही प्रतिज्ञेवर कला होता त्यावर आमचा विश्वास होता काही अघटित घटना होऊन त्या मूलभूत सिद्धांताच्या भूमिका समजून निघाली असती तर बाकीच आपोआप सिद्ध होणारच होत आ आणि आपसात आम्ही असेही ठरवले होते की तसा समेट घडून आला तर गांधीजींनी वर्किंग कमिटीच्या काही अथवा सर्व सभासदांना तत्काळ लंडनला बोलावून घ्यावी म्हणजे तपशीलवार वाटाघाटीत सर्वांनाच भाग घेणे सोपे होईल बोलावणे आले की निघता येईल अशा तयारीने आम्ही असावे अवश्य तर विमानमार्गे लंडनला जावे इतका बेद झालेला होता पण मुद्याच्या गोष्टीवरच मतभेद झाला तर विगतवार चर्चा करण्याची जरूरच नव्हती आणि मंडलाकार परिषदेसाठी अधिक प्रतिनिधी पाठवण्याचेही कारण नव्हते म्हणून एकट्या गांधीजींनाच पाठवायचे ठरले सरोजिनी नायडू परिषदेला गेल्या होत्या पण हिंदी स्त्रियांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना सरकारने निमंत्रण केले म्हणून त्या गेल्या वर्किंग कमिटीनेही त्यांना जाण्याची परवानगी दिली आमचे म्हणणे मान्य करावे अशी सरकारची मुळीसुद्धा इच्छा नव्हती ऐन प्रश्नांचा विचार लांबणीवर टाकून किरकोळ मुद्द्यांच्या चर्चेतच परिषद जिरवून टाकावी असा त्यांनी गाठ घातला महत्वाचे मुद्दे निघाले की सरकार तोंडाला कुलूप घालत बसेल आता आम्ही स्वतःला बांधून घेत नाही पूर्ण विचारांती कायदेमत व्यक्त करू असे सरकार म्हणे सरकारच्या हातचे हुकमासे पान म्हणजे जातीय प्रश्न त्याचा त्यांनी भरपूर उपयोग करून घेतला आणि परिषदेतील मुख्य चर्चा त्याच प्रश्नावर झाली मंडलाकार परिषदेचे बहुतेक हिंदी प्रतिनिधी कळत न कळत या सरकारी विवाद फसले सत्रारुषी तेथे जमले होते काहींच्या बाबतीत आपण आपलेच प्रतिनिधी असा प्रकार होता अशा लोकांत देखील काही कर्तबगार व आदरणीय व्यक्ती होत्या परंतु एकंदरीने राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रगतीपरानमुख अशा मतांची सगळी खरवड तेथेच -ते असली होती ते लोक असे इरसाल मागासले आणि परागतिक होते की नेमस्त व सावध वृत्तीचे म्हणून विख्यात असलेले हिंदी प्रागतिक सुद्धा त्यांच्या घोळक्यात प्रगतीप्रिय म्हणून चमकू लागले ब्रिटिश साम्राज्यशाहीशी निगडीत झालेल्या हिंदी वरिष्ठ वर्गाचे ते प्रतिनिधी होते साम्राज्याचे कृपाछेत्र डोक्यावर घेऊन आत्महिताचा पंथ आक्रमावा असा त्यांचा मानस होता मुख्य मुख्य प्रतिनिधी जाती जातीहिताचे जतन करण्यासाठी चाललेले होते या धेंडांचे कोणाशीही पटणे शक्य नव्हते आपसात देखील त्यांच्या मारामाऱ्या चालू असं राजकीय प्रगती घाण पडली तरी बेहत्तर पण आपले जाती जातीहित साधले पाहिजे अशी त्यांची उफराड्याचा मनोवृत्ती होती जातीय मागण्या पुऱ्या झाल्याशिवाय अधिक राजकीय स्वातंत्र्य आम्हाला नको असे ओरडून सांगण्याचेही त्यांनी बाकी ठेवले नाही हे दृश्य असे होते की कोणाचेही मन त्यामुळे कष्टी व्हावे परतंत्र लोकांच्या अधोगतीची मजल कोर्टपर्यंत जाऊ शकते व आम्ही साम्राज्यशाहीच्या हातची खेळणी कसे बनतो ते या याप्रसंगी चक्क दिसून आले तेथे जमलेल्या राजा महाराजांच्या व बाशिंग बहात्तरांच्या टोक्यातील लोक म्हणजे हिंदी जनतेचे प्रतिनिधी नव्हते ही गोष्ट स्पष्टच होती ब्रिटिश सरकारकडूनच त्यांची नेमणूक झाली होती त्यांची निवड करताना सरकारने आपले हित पाहिले यात शंका नाही परंतु आमच्या लोकांना ब्रिटिश सरकारनी असे राबवावे व तावडावे या एकाच गोष्टीवरुन आमचे दौर्बल्य उघडकीस येत नाही काय त्यांच्या हुसलावणीने आम्ही एकमेकांचा कार्यनाश करण्यास सहजासहजी तयार व्हावे हे केवढं आश्चर्य आमच्यावर साम्राज्य गाजवणाऱ्यांचीच विचारसरणी आमचा धनिक वर्ग चघळत राहिला होता आणि त्यांचाच कार्यभाग हे वरिष्ठ वर्गीय लोक उडकत होते साम्राज्यशाहीचा सा कावा त्यांना काय कळत नव्हतं की त्यातले इंगित उमगल्यावरही लोकशाहीची व स्वतंत्रची भीती वाटून साम्राज्यशाहीच्या तत्वज्ञानाचा जा त्यांनी जाणून स्वीकार केला या साम्राज्यवाद्यांच्या सरंजामदारांच्या बँकवाल्यांच्या कारखानदारांच्या धर्मनिष्ठांच्या जातीनिष्ठांच्या कंपूची आधिपत्य आगाखान यांच्याकडे यावे हे स्वाभाविकच होय त्यांच्या ठाई काहीअंशी सर्व स्वार्थ समन्वय झालेला आहे इंग्लंडमधील पंचवीस वर्षाच्या वास्तव्यामुळे ब्रिटिश साम्राज्यवादी वर्ग व अधिकारी वर्ग यांच्याशी त्यांचा दाट परिषय झालेला असून जे त्यांच्या स्वार्थाशी व दृष्टीकोनाशी एकरूप होण्याची ऐपतही त्यांच्या अंगी आलेली आहे साम्राज्यवादी इंग्लंडचे प्रतिनिधी म्हणून जरी ते मंडलाकार परिषदेत बसले असते तरी देखील त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असती पण दैव असे खसट किती हिंदुस्तानचे प्रतिनिधी म्हणून तेथे हजर राहिले आमच्या विरुद्ध बाजूचे पारडे कमालीचे जड होते तेथे काही फलनिष्पत्ती होईल अशी अपेक्षा आम्ही अवदरपासून बाळगली नव्हती तरी सुद्धा परिषदेतील घडामोडगडे पाहून आम्ही आश्चर्यमूळ होऊन गेलो मनाला शिशारी वाटू लागली राष्ट्रीय व आर्थिक प्रश्नांच्या वर्मी घावांवर मलमपट्टी लावण्याचे वरपांगी प्रयत्न चालले होते डावपेज आणि कारस्थानी सुरू होते आमचेच काही देशबांधो कट्टर साम्राज्यवादी प्रदेशांच्या गळा मिठी पडत होते क्षुद्र प्रश्नांचा कात्याकूट चालला होता जिवाळ्याचे प्रश्न अडवळीत लोटण्यात येत होते आपसातील डोके होत थांबली नव्हती हो मेजवाण्या व अहोरूपमहोध्वनीच्या मजलशी झडत होत्या हा सारा हमामा पाहून परमावधीचा खेद झाला नोकऱ्यांसाठी गोळा झालेल्या गिधाडांची पंगत तेथे बसली होती मोठ्या नोकऱ्या छोट्या नोकऱ्या हिंदूंसाठी नोकऱ्या मुसलमानांसाठी नोकऱ्या शिखांसाठी नोकऱ्या अँग्लो इंडियासाठी नोकऱ्या युरोपियनसाठी नोकऱ्या पण ही सर्व नोकऱ्यांची कावकाव वरच्या लोकांसाठी पंक्ती जनतेसाठी कोठेच पाठ नव्हते संधी साधूपणाचा तेथे सा कळत झाला भूकेलेल्या लांडग्याप्रमाणे निरनिराळे गट नव्या राज्यघटनेनुसार मिळणाऱ्या मांस खंडांच्या आशेने झिबा साठत अवतिवृती वावरत होते स्वातंत्र्य म्हणजे नोकरीचा बाजार ज्याचे गोंडस नाव हिंदीकरण हे आहे असा अर्थ होऊन सैन्य खाते व मुलकी खाते यात अधिक हिंदी लोकांची वर्णी लावा असा गोंगाट सुरु झाला खरे स्वातंत्र्य मिळावे लोकसत्ताक हिंदुस्थानच्या हाती शासनाधिकारी हिंदी जनतेपुढे आपसरण उभ्या असलेल्या जिवाळ्याच्या आर्थिक प्रश्नांची तट गाठावी याचा विचार कोणाला सुचवेल तर शपथ यासाठी का हिंदी जनता शौराने झुंजली चळवळीतील उच्च स्वार्थ त्यागाच्या व उच्चतर ध्येयाच्या दुर्लभ वातावरणाचा त्याग आम्ही वा। वाता त्या केला तो या दुर्गंधीने भरलेल्या गटारात लोळाव्यास मिळाले म्हणून की काय मंडलाकार परिषदेच्या त्या सुशोभित दिवाणखड्यात गांधीजी प्रतिनिधींच्या दाटीत बसलेले असूनही की ती एकाकी दिसत होते वश्रप्रवरणामुळे अथवा अश्रप्रवरणाच्या अभावामुळे म्हणा ते इतरांपेक्षा भिन्न दिसत होतेच पण त्यांच्या मागेपुढे कडकडीत पोशाख करून बसलेल्या प्रतिनिधींच्या व त्यांच्या विचारात व दृष्टीकोनातही अतिशय भिन्नता होती पाय खोड्यात अडकावा त्याप्रमाणे त्यांना झाली ती स्थिती त्यांना किती दिवसां करता येईल याविषयी आम्ही सुद्धा सांगू होतो परंतु त्यांनी विलक्षण सहिष्णुता दाखवली व समेट व्हावा म्हणून हरप्रयत्न सुरू ठेवले त्यांनी एक सूचना मांडल्याबरोबर जातीनिष्ठीच्या बुरख्याआड सासूदपणे वावरणाऱ्या राष्ट्रगातकी वृत्तीचे अंग उडे पडले जातीनिष्ठ मुसलमान प्रतिनिधींच्या मागण्या त्यांना व त्यांच्या राष्ट्रीय मुसलमान सहकार्यांना नापसंत होत्या त्या मागण्यांमुळे स्वातंत्र्याच्या वाटेवर काटे पसरले जात आहेत असे गांधीजींना वाटत होते असे असून सुद्धा स्वातंत्र्याच्या बाबतीत जातीनिष्ठ मुसलमान प्रतिनिधी काँग्रेसचे सहकार्य करण्यास तयार असतील तर त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या आपण मान्य करण्यास तयार आहोत असं त्यांनी कळवले हे वैयक्तिक आश्वासन असले तरी काँग्रेसचा पाठिंबा गांधीजींना मिळणार याविषयी शंका घेण्याचे कारणच नव्हते पण त्यांची सूचना जातीनिष्ठांना मान्य झाली नाही आगाखान आणि गांधी हिंदी स्वातंत्र्यासाठी एक दिनानी झटणार ही कल्पना जरा विचित्रच नाही का जातीय प्रश्नाचे दुखणे खरे नाही राष्ट्रघातकी लोकांची ती एक बतावणी आहे ही गोष्ट मात्र या प्रसंगानी स्पष्ट झाली सगळे विघ्न संतोषी गणंग ब्रिटिश सरकारने वेचून एकत्र आणले होते कार्याची सुदरे सरकारच्या हाती असल्यामुळे सर्व काळ रंगभूमीवर यांचा झांगडिंगा चालू राहिला असे हटवादी लोक तिथे आल्यावर काय पिशात जातीय प्रश्न निकालात निघेल सरकारने त्यावेळी डाव साधला हे निसशे साम्राज्य टिकविण्यास अवश्य ती दंडशक्ती आमच्यापाशी आहेच पण त्याच्या जोडीला सद्यगिरी व आवडाओही आहेत याचे प्रत्यंत सरकारने पटवून दिले हिंदी लोकांना अपयश आले असे कारण असे की लढ्यासंबंधी त्यांची विचारसरणी पक्की झालेली नसल्यामुळे त्यांची दिशाभूल सहज करता आली आमच्या प्रगतीच्या आड पदोपदी येणाऱ्या वरिष्ठ वर्गातील लोकांच्या स्वार्थाचे जू फेकून देण्या इतकी शक्ती आमच्या अंगात आलेली नव्हती तेही आमच्या कारण आहे धार्मिक भावनेचा कडवेपणा वेळ छू म्हणता उत्तेजित करता येण्यासारखी जातीनिष्ठा या देखील आम्हाला आलेल्या अपेक्षाच्या बुडाशी आहेतच थोडक्यात म्हणजे आमची पुरेशी प्रगती झालेली नव्हती व पुरेशी कुवत आमच्या अंगात आलेली नव्हती म्हणून आम्ही नामोहरम जानो, मंडलाकार परिषदेमध्ये जिंकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्यातून फारसे काही निष्पन्न होईल अशी आशाच नव्हती तथापि दुसऱ्या मंडलाकार परिषदेच्या वेळी फरक आढळून आलाच पहिल्या परिषदेच्या वेळी लोकांचे सर्व लक्ष कायदेभंगाच्या चळवळीकडे वेढलेले होते परंतु 1931 साली काँग्रेसचे प्रतिनिधी व हिंदुस्थानातील लक्षावधी जनतेचे पुढारी म्हणून गांधीजी तिथे गेल्याबरोबर सारास पारटला त्यांच्या आगमनाने परिषदेची प्रतिष्ठा वाढली व परिषदेतील हातचालींकडे लोक अधिक लक्षपूर्वक पाहू लागले तेथे अपयश आले तर त्यामुळे हिंदुस्तानचीच बदनामी होणार होती गांधीजींनी मंडलाकार परिषदेत भाग घ्यावा म्हणून हिंदुस्थान सरकारचा इतका आग्रह का चालला होता त्याचा उलगडा आता आम्हाला झाला परिषदेत अनेक कारस्थानी झाली शुष्क वादविवाद झाले व संधी साधूपणाला ओताना तरीही परिषदेत हिंदुस्थानच्या तोंडाला अपयशाचा कलंक लागला असे म्हणता येणार नाही परिषद अपयशी व्हावी अशीच जतीची तिची रचना केलेली तर मग अपेशीची जबाबदारी हिंदी जनतेवर काय म्हणून यावी परंतु हिंदुस्थानातील खऱ्या लढ्याकडे लागलेले जगाचे लक्ष ढळले व ते परिषदेकडे लागले ही गोष्ट सत्य आहे शिवाय परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रघातकी वृत्तीलाही पुन्हा एकवार उचल खाण्यास संधी मिळाली हिंदुस्थानात घडून येणाऱ्या प्रसंगावरच हिंदी जनतेचे यशापयश अवलंबून होते दूरच्या लंडन शहरी कितीही कारस्थानी झाली तरी त्यामुळे हिंदुस्थानातील प्रबळ अशी राष्ट्रीय चवळ मावणार होती थोडीच मध्यम वर्गाच्या व वा शेतकऱ्यांच्या वास्तविक व वा तात्कालिक गरजांचा आविष्कार राष्ट्रवादाच्या द्वारा झालेला असून राष्ट्रीय चळवळीच्या मार्फत आपल्या मागण्या पार पाडण्याचा त्यांनी संकल्प केलेला होता तेव्हा त्यांच्या मागण्या पुऱ्या होऊन चळवळ यशस्वी व्हावी व तिच्या जागी जनतेला अधिक प्रगती व स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या दुसऱ्या एखाद्या चळवळीचा उद्भव व्हावा अथवा सरकारने काही काळपर्यंत ही राष्ट्रीय चळवळ जबरदस्तीने अजिबात झडपून टाकावी यापैकी कोणतीतरी एकच गोष्ट घडणे शक्य होते त्यातनंतर हिंदुस्थानात लवकरच लढा सुरू त्याला तात्पुरती हार खावी लागली दुसऱ्या मंडलाकार परिषदेचा या लढ्यावर कोणताही विशेष परिणाम होणे शक्यच नव्हते परंतु लढ्याला थोड्याफार प्रमाणात अनुकूल असे वातावरण परिषदेमुळे निर्माण झाले एवढे मात्र खरेदी